वैराग्य प्रकरणे श्रीराम पुढे म्हणाला अल्पबुद्धी माणसाच्या मनात अनंत काल्पनिक भेद असतात ते त्याच्या मनातले काल्पनिक भेद तो आपल्या नित्याच्या व्यवहारात भाषणात आणत असतो त्यामुळे मिथ्या संसार संबंधाचा भ्रम मात्र ती माणसे दृढ करतात संसार हाच जिथे भ्रांतीमुलक आहे तेथे त्यातील बंधक विषयासंबंधाने विवेकी माणसाची आस्था असणार का छे नाही कारण आरशामध्ये प्रतिबिंब झालेले फळ आपण खावे अशी इच्छा केवळ अज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी संभवते आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे ज्या संसाराची भ्रामक स्थिती आहे त्या संसारातील क्षुल्लक विषयासंबंधी भोगेच्छा ज्याच्या ठिकाणी असते तशा मनुष्याच्या त्या इच्छा काल हा दोरी कुर्तडणाऱ्या उंदराप्रमाणे भग्न करतो अधाशी काल जिता ग्रास करीत नहीं अस्तुत नहीं चंद्रोदरती समुद्र खाउन टन हो सर्व काल पार निकाल या वस्तु स्वरूप संहारका रुद्राप्रमा भयंकर वस्तु की सारी होती जी जी वस्तु अस्तित्व है तिचा ग्रास करना तोया पर उतो असा कालस्वरूपी देव हा बुद्धी आणि बल यांच्या वैभवाने संपन्न असलेल्या मोठमोठ्यांचीही पर्वा बाळगणी क्षणभरात तो सर्वांचा संहार करतो हा काल अनंत विश्वाला खाऊन टाकीत असल्यामुळे तो विश्वात्मा या पदवीला पात्र झाला वर्ष युग कल्पक इत्यादी कालदर्शक प्रमाणांच्या योगाने त्याचे स्वरूप अंशत व्यक्त होतो क्रिया उपाधी वगैरेच्या योगाने त्याचे स्वरूप समजू शकत नाही कारण तो सर्व आक्रमण कर खाऊन टाकतो हा का मेरू पर्वता सारख्या वजनदार रमणी और शुभकृत्यालय कठोर क्रूर कर्कश्य कृपण अजब तो ज्यादा नाश करू शक नहीं अल सर्वान तो। दंगा वे अनेक संहार करो त्याचा आधाशीपणा तर इतका की हजार लोकांचा संवार करूनही त्याची तृप्ती होत नाही रंगभूमीवरील नवीन रुपये आणि लय आदी सर्व कृत्य पोपटाने डाळिंब फोडावे त्याप्रमाणे साकार झालेल्या जगातील अंडज आदी भूतांची भीजे खोटी मानून हा काल त्यांना विधीर्ण करून नंतर खाऊ नाही टाकते देहाभिमाने बदलेला जीवन समूह हे जर एक मोठे अरण्य मांडले तर त्यामध्ये हा काल रूपे हत्ती आपल्या शुभ आणि अशुभ रूपे दाताने ते रूपे पल्लो उपटून टाकून त्यानं आपल्या दातावर उचलून धरून गर्जना करीत ईश्वरापासून उत्पन्न झालेली ब्रह्मांडे हेच ज्यातील देवतारूपे फलाने युक्त असलेले वृक्ष आहेत अशा त्या ब्रह्मरूपी अरण्यात हा जंगरूपे वेश धारण केलेला काल सर्व होऊन राहिलेला वर्ष कल्प आणि त्यातील कला या वेली असून दिवस हा त्यावरील फुलांचा गुच्छ आणि रात्र रात्र म्हणजे त्यावरील भ्रमर होत अशा वेली निर्माण करणारा काल कधी दमत भग्न दिसला तरी तो कधी दग्धही होत नाही आणि दृश्य झाला असे वाटूनही तो कधी दृष्टीला पडत नाही अशी त्या कालाची कृती एखाद्या धुर्त्यासारखी असते मनोराज्याप्रमाणे विसारलेला काल एका क्षणात काही वस्तूंची उत्पत्ती करतो आणि काहींचा नाश करतो इंद्रियांशी तादात्म्य पावलेल्या अज्ञानी जीवांच्या दुष्ट कृत्यामुळे काल हा त्यांना समुद्र वगैरे सर्वच वस्तूंना खाऊन टाकायला उद्युक्त झालाय काल हा क्रौर्य लोभ दुर्दैव चांचल्य वगैरे दोषांचे महान आगर आहे आकाशाच्या अंगणात सूर्य आणि चंद्र यांच्या काल हा जंगूल खेळत असतो अंगणात खेळणाऱ्या बालकाप्रमाणे चंद्र आणि सूर्य हे दोन चेंडू जर असून कालाचे चरित्र स्वैर आणि स्वतंत्र असते तो जेव्हा कल्पांताच्या वेळी अंग विक्षेप करण्यास सुरुवात करतो तेव्हा प्रचंड वायू उत्पन्न होऊन प्रत्यक्ष मेरू पर्वत ही एखाद्या भुर्ज ृक्षाच्या सालीप्रमाणे स्थिती लय यांच्या मालिका आपल्या ठिकाणी धारण करतो महाकल्परूपी वृक्षांवर देव असुर यांच्या समूहाची फळे फिकलेत असे पाहून तो काल ती तोडून टाकतो अनंत ब्रह्मांडे म्हणजे जण उंबराच्या वृक्षांचे समूह असून त्यावर जीवरूपी चिरटे गुणगुण करीत असतात अशा त्या उमराच्या वृक्षांचा नाश करणारा आणि पर्वताच्या कड्यावर वाढणारा काल हाच मुळे एक प्रचंड वृक्ष आहे चैतन्य रूपी चंद्रप्रकाशामुळे जगदरूपी कमल प्रफुल्लित झाले अशा वेळी निनिळ्या प्राण्यांच्या क्रिया या कोणी स्त्रिया असून त्यांच्याबरोबर काल हा रंगमान झालेला अनंत आणि अपरिच्छिन्न अशा ब्रह्मस्वरूपामध्ये काने आपले कायमचे ठाणे दिलेले अंधकाराप्रमाणे तर कित्येक वेळा सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी दिसते काही प्रसंगी त्याचे स्वरूप या दोन्ही पेक्षा निराळी दिसते संसारात पडलेल्या असंख्य प्राणांना त्याची सत्ता ही आधारभूत असून पृथ्वीप्रमाणे त्याची स्थिती दृढ झालेली असते शेकडो महाकल्प उठून गेली तरी काला उदय पावत नाही आणि आस्तंगी उत्पन्न झालेल्या जगताचे पालन करण्याचे कार्य तेवढे अत्यंत सहजतेने आणि निरहंकार वृत्तीने करीत असतो आत्मस्वरूपाच्या रूपातील सरोवरामधील रात्री रूपे चिखलाक या कालाकडून आणि नंतर तो काल त्यांच्यावर कृपण मनुष्याप्रमाणे हा काल निशारूपी हातात घेऊन दृष्टीच्या कक्षेत येणारे सर्व सुवर्णात एक झाडून घेऊन जातो याचाच अर्थ तो माणसानं मारतो एवढ्याने त्याला संतोष होत नाही आणि म्हणून पुन्हा तो काल दिवसा सूर्यरूपी देवटी हातात घेऊन जरा जरारूपी घराच्या काना कोपऱ्यात कोठे सुवर्णकण पडून राहिले असतील अशा कल्पने डोळा असून त्याच्या उघडण्यामध्ये म्हणजे दिवसा जगतरूपी पुरातन अरण्यातील लोकपालरूपी फळे पक्व झाले ते पाहून काल त्यांना लगेच खाऊन घेऊन टाकतो जग ही झोपडी गुणसंपन्न माणसे ही पडलेली रत्ना आहेत अशी ही रत्ने क्रमांमाने गोळा करून काल त्याने मृत्यू रूपी पेटीमध्ये एकत्र होते आणि शेवटी त्यांचा नाश करून टाकतो आकाशातील नक्षत्रे ही जातील केशर आहेत अशा रात्र रूपी कमलांची माला दिवस रुपी हंसाचे अनुकरण करून तो आपल्या मेंढ्याला प्रतिदिनी खाटीत आकाशस्थ नक्षत्र रूपी रक्तबेंदो पिऊन टाकतो काल हा तारुण्य रूपी कमलाला निस्ते करणारा चंद्र किंवा आयुष्य रूपी हत्तीला ठार करणारा सिंह हाल हा लहान वाथोर असा विचार न करता वस्तूची चोरी करत असल्यामुळे ज्या वस्तूची हा काल चोरी करीत नाही अशी एकही वस्तू या जगात नाही हृदयकालाचा मेघ हे त्या कालाचे खेळणे असून तो सर्व जंतूंचे तीवर्ण करून टाकतो अशा प्रकारे सर्व जगताला खाऊन टाकल्यावर काल हा नंतर स्वस्वरूपामध्ये रमण होतो आणि पुन्हा मग करता भोगता संहरता इत्यादी रूपाने प्रकट होतो सारांश कधी चांगले तर कधी वाईट अशा प्रकारची विविध रूपे धारण करून हा काल आपले स्वरूप केव्हा अविष्कृत करून तर केव्हा निरोहित करून मनुष्यामध्ये विलास करीत असतो या कारणानेच कालाचे नेमके स्वरूप हे मोठमोठ्या विद्वानाही आकलन होणे अशक्य होऊन जाते श्री वासिष्ठ महारामाने वैराग्य प्रकरणे त्रयोनविष्य सर्ग